अध्याय पंधरावा पूर्णयोग सर्वत्र पुरुषोत्तम दर्शन खंड ब्याण्डशे प्रयत्न मार्गाहून भक्ती वेगळी नाही आज एका अर्थाने आपण गीतेच्या टोकाला आलो आहोत पंधराव्या अध्यायात सर्व विचारांची परिपूर्णता झालेली आहे सोळावा सतरावा अध्याय हे परिशिष्ट रूप आहे व उपसंहार आहे म्हणून भगवंतांनी या अध्यायाचे अखेरीस शास्त्र ही संज्ञा या अध्यायाला दिली अत्यंत गुढ हे शास्त्र निर्मळा तुझं बोलिलो असे भगवान शेवटी म्हणत आहे भगवान असे म्हणतात ते हा शेवटचा अध्याय म्हणून नवे. तर आत्तापर्यंत जीवनाचे जे शास्त्र जे सिद्धांत सांगितले त्यांची पूर्णता या अध्यायात केलेली आहे म्हणून या अध्यायात परमार्थ पुरा झाला वेदांचे सारे सार यात गेले परमार्थाचे भान मनुष्याला करून देणे हेच वेदांचे काम ते या अध्यायात आहे म्हणून याला वेदांचे सार अशी गौरवाची पदवी मिळालेली आहे तेराव्या अध्यायात देहापासून आत्मा अलग करण्याची आवश्यकता पाहिली चौदाव्यात तत्संबंधी थोडा प्रयत्नवाद तपासला रजोगुण व तमोगुण यांचा निग्रहाने त्याग करायचा सत्वगुणाचा विकास करून त्याची आसक्ती जिंकावयाची त्याच्या फळाचा त्याग करावयाचा अशा रीतीने प्रयत्न चालवावयाचे हे प्रयत्न संपूर्णपणे फलद्रूप होण्यास आत्मज्ञानाची आवश्यकता आहे असे शेवटी सांगितले आत्मज्ञान हे भक्तीशिवाय शक्य नाही परंतु भक्तीमार्ग म्हणजे प्रयत्नमार्गाहून काही निराळा नाही ही गोष्ट सुचविण्यासाठी या पंधराव्या अध्यायाचे आरंभीच संसाराला एका महान वृक्षाची उपमा दिली आहे त्रिगुणांनी पोसलेल्या प्रचंड खांद्या या वृक्षाला आहेत अनासक्ती वैराग्य या शस्त्रांनी हा वृक्ष छेदावा असे आरंभी सांगितले गेल्या अध्यायात जो साधना मार्ग सांगितला तोच येथे आरंभी पुन्हा सांगितला हे स्पष्ट आहे रज तम मारावयाचे व सत्वगुणाचे पोषण करून विकास करावयाचा एक विनाशक काम एक विधायक काम दोन्ही मिळून एकच मार्ग होतो गवत काढणे व बी पेरणे ही एकाच क्रियेची दोन अंगे तसेच हे रामायणात रावण कुंभकर्ण व बिभीषण हे तिघे भाऊ आहे कुंभकर्ण तमोगुण आहे रावण रजोगुण आहे विभीषण सत्वगुण आहे आपल्या शरीरात या तिघांचे रामायण रचले जात आहे या रामायणात रावण कुंभकर्णांचा नाशच विहित आहे फक्त विभीषण तत्व जर ते हरिचरण शरण होईल तर उन्नतीला साधक व पोषक होऊ शकेल म्हणून संग्राह्य आपण चौदाव्या अध्यायात ही गोष्ट पाहिली या पंधराव्याच्या आरंभी पुन्हा तीच आहे सत्व रज रजतमांनी भरलेला संसार असंग शस्त्राने छेदून टाका रजतमांचा निरोध करा सत्वगुणाचा विकास करून पवित्र व्हा व त्याची आसक्ती जिंकून अलिप्त राहा हा कमळाचा आदर्श भगवद्गीता मांडीत आहे सत्व गुणाचा विकास करून पवित्र व्हा भारतीय संस्कृतीत जीवनातील आदर्श वस्तूंस उत्तमोत्तम वस्तूंस कमळाची उपमा दिलेली असते कमळ हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे उत्तमोत्तम विचार प्रगट करण्याचे चिन्ह म्हणजे कमळ कमळ स्वच्छ व पवित्र असून अलिप्त असते पवित्रता व अलिप्तता अशी दुहेरी शक्ती कमळाजवळ आहे भगवंतांच्या निरनिराळ्या अवयवांना कमळाची उपमा देतात नेत्रकमल पदकमल करकमल मुखकमल नाभिकमल हृदयकमल शिरकमल सर्वत्र सौंदर्य व पावित्र्य असून अलिप्तता आहे हे दाखवावयाचे व आपल्या मनावर ठसवावयाचे मागील अध्यायात सांगितलेल्या साधनेला पूर्णता आणण्यासाठी हा अध्याय आहे प्रयत्नात भक्ती व आत्मज्ञान मिसळली गेली की ही पूर्णता येईल प्रयत्न मार्गाचाच भक्ती हाही एक भाग आत्मज्ञान भक्ती ही त्याच साधनेतील अंगे वेदामध्ये ऋषी म्हणतो यो जागारतम ऋचहा कामयंते यो जागारतमुसामानियंती जो जागृत असतो त्याच्यावर वेद प्रेम करतात त्याच्या भेटीसाठी ते येतात म्हणजे जो जागृत आहे त्याच्याकडे वेदो नारायण येतो त्याच्याकडे ज्ञान येते भक्ती येते प्रयत्न मार्गाहून भक्ती व ज्ञान अलग नाही प्रयत्नालाच गोडी आणणारी ही तत्वे आहेत असे या अध्यायात सांगावयाचे आहे एकाग्र चित्ताने भक्तीज्ञानाचे हे स्वरूप श्रवण करा खंड खंडत्र्यांशी भक्तीने प्रयत्न सुकर होतो जीवनाचे तुकडे मी करू शकत नाही कर्म ज्ञान भक्ती ही माझ्याच्याने निराळी करवत नाही आणि ती निराळी नाहीतही उदाहरणार्थ या जेलमधील स्वयंपाकाचे काम पहा पाचशे सातशे माणसांची रसोई करण्याचे काम आपल्यातील काही मंडळी पार पाडतात भाकऱ्या कच्च्या राहतील नाहीतर करपून जातील परंतु रसोईचे नीट ज्ञान आहे असे आपण मानू तरी जर त्या माणसाच्या हृदयात त्या संबंधी प्रेम नसेल भक्तीची भावना नसेल या भाकऱ्या माझ्या बंधूंना म्हणजे नारायणालाच खावायच्या आहेत तेव्हा त्या नीट करू दे ही प्रभूसेवा आहे अशी भावना जर त्याच्या हृदयात नसेल तर ज्ञान असूनही तो कामाला लायक ठरणार नाही त्या रसोईच्या कामात ज्ञान पाहिजे तसेच प्रेमही हवे भक्तितत्वाचा रस हृदयात असल्याशिवाय रसोई सुरस होणार नाही म्हणून तर आईशिवाय हे काम होत नाही आईशिवाय हे काम आस्थेने प्रेमळपणे कोण करीत शिवाय या कामासाठी तपस्याही हवीच ताप सहन केल्याशिवाय कष्टाशिवाय हे काम होणार कसे म्हणजे एकाच कार्यात प्रेम ज्ञान व कर्म या वस्तू लागतात असे दिसून येते सारी कर्मे या तीन गुणांवर उभी आहेत तिपाई असते तिचा एखादा पाय पडला तर ती उभी राहणार नाही तिन्ही पाय हवेत तिच्या नावातच तिचे स्वरूप आहे जीवनाचे तसेच आहे ज्ञान भक्ती व कर्म म्हणजे श्रम सातत्य हे जीवनाचे तीन पाय आहेत या तीन खांबांवर जीवनाची द्वारका उभारावयाची हे तीन पाय मिळून एकच वस्तू होते तिवाईचा दृष्टांत अक्षरशः लागू पडतो तरकाने तुम्ही भक्ती ज्ञान कर्म अलग माना परंतु प्रत्यक्ष त्यांना अलग करता येणार नाही तिन्ही मिळून एकच विशाल वस्तू बनते असे जरी असले तरी भक्तीचा असा विशेष गुण नाही असे नाही कोणत्याही कर्मात भक्ति तत्व जर दाखल होईल तर ते कर्म सुलभ वाटेल सुलभ वाटेल म्हणजे कष्ट पडणार नाहीत असे नाही परंतु ते कष्ट कष्ट आहेत असे वाटणार नाही कष्ट आनंद रूप वाटतील ते कष्ट फुलासारखे वाटतील मार्ग सोपा या म्हणण्यातील रोख काय याचा रोख असा की भक्तीमुळे कर्माचा बोजा वाटत नाही कर्माचे काठीण्य जाते कितीही काम केले तरी न केल्यासारखे वाटते भगवान ख्रिस्त एके ठिकाणी म्हणतात तू उपवास करशील तर तुझा चेहरा उपवास केल्यासारखा दिसता कामाने गालाला उठणे लावल्याप्रमाणे चेहरा प्रफुल्लित व आनंदी दिसू दे उपवासाचे कष्ट पडत आहेत असे नाही दिसता कामा सारांश वृत्ती इतकी भक्तिमय हवी की कष्टांचा विसर पडावा आपण म्हणतो ना की शूर देशभक्त हसत फाशी गेला सुधनवा तेलाच्या कढईत हसत होता मुखाने कृष्ण विष्णू गोविंद म्हणत होता या म्हणण्याचा अर्थ हाच की अपार कष्ट झाले तरी ते भक्तीमुळे भासले नाहीत पाण्यावर असलेली होडी लोटणे कठीण नाही परंतु ती जमिनीवरून खडकावरून ओढीत न्यावयाची असेल तर किती श्रम होतो पहा होडीच्या खाली पाणी असेल तर सहजतेने आपण तरून जातो त्याप्रमाणे आपल्या जीवननौकेच्या खाली जर भक्तीचे पाणी असेल तर ही नौका आनंदाने वल्लवून नेताई परंतु जीवन जर शुष्क असेल वाटेत वाळवंट असेल दगडधोंडे असतील खाच खळगे असतील तर ही नौका ओढून नेण्याचे काम फार बिकट होऊन जाईल भक्ति तत्व जीवन नौकेला पाण्याप्रमाणे सुलभता प्राप्त करून देते भक्तिमार्गाने साधनेला सुलभता येते परंतु आत्मज्ञानाशिवाय त्रिगुणांच्या पलीकडे कायमचे जावयाची आशा नाही तर मग आत्मज्ञानाला साधन कोणते सत्व सातत्याने सत्वगुण अंगी पचवून त्याचा अहंकार व त्याच्या फलाची आसक्ती जिंकण्याचा भक्तीचा प्रयत्न हेच ते साधन या साधनाने सतत अव्याहत प्रयत्न करता करता एक दिवस आत्मदर्शन होईल तोपर्यंत प्रयत्नाला शेवट नाही परमपुरुषार्थाचीही गोष्ट आहे आत्मदर्शन ही गमतीची गोष्ट नाही सहज मौजेने आत्मदर्शन होईल असे नाही त्यासाठी सतत प्रयत्न धारा सुरू हवी परमार्थाच्या मार्गातील शर्तचमुळे ही की मी एक क्षणही निराशेला जागा देणार नाही एक क्षणही निराश होऊन स्वस्थ बसणार नाही परमार्थाचे दुसरे साधन नाही एखाद्या वेळेस साधकाला थकवा येऊन त्याच्या तोंडातून तुमकारन तप संयम किरिया कहो कहा लौकिचे देवा कोठवर ही तपस्या करू असे उद्गार बाहेर पडतात परंतु हा उद्गार गौण आहे तपस्या व संयम इतकी अंगवळणी पडू देत की तो स्वभावच होईल कोटपर्यंत साधना करू हा शब्द भक्तीमध्ये शोभत नाही अधीर भाव निराशा भाव भक्ती कधीही उत्पन्न होऊ देणार नाही असा कंटाळा कधी न वाटावा भक्तीत उत्तरोत्तर उल्हास व वा उत्साह वाटावा यासाठी फार सुंदर विचार या अध्यायात मांडला आहे खंडचौऱ्याऐंशी सेवेची त्रिपुटी सेव्य सेवक सेवा साधने या विश्वात आपणास अनंत वस्तू दिसत आहे या सर्व वस्तूंचे तीन भाग करावयाचे एखादा भक्त सकाळी उठला की तीनच वस्तू त्याच्या डोळ्यांसमोर दिसतात त्याचे आधी लक्ष देवाकडे जाते मग देवाच्या पूजेची तो तयारी करतो मी सेवक भक्त तो सेव्य असा देव स्वामी या दोन वस्तू या दोन वस्तू त्याच्याजवळ सदैव हजर असतातच उरलेली सारी सृष्टी म्हणजे पूजेची साधने फुले गंध धूप दीप यासाठी सारी सृष्टी यासाठी सारी सृष्टी तीनच वस्तू सेवक भक्त सेव्य परमात्मा व सेवासाधने म्हणून ही सृष्टी ही शिकवण या अध्यायात आहे परंतु एखाद्या मूर्तीची पूजा करणारा जो सेवक असतो त्याला सृष्टीतील सर्वच वस्तू पूजेची साधने वाटत नाही तो बगिचातून चार फुले तोडून आणतो कुठली उत्पत्ती आणतो काहीतरी नैवेद्य दाखवतो त्याला निवडा निवड कराविषयी वाटते परंतु पंधराव्या अध्यायात जी विशाल शिकवण आहे तिच्यात निवडा निवड नाही जी जी तपस्येची साधने कर्माची साधने ती सारी परमेश्वराच्या सेवेची त्यातील काहिंस फुले म्हणूया काहिंस गंध म्हणूया काहिंस नैवेद्य संबोधूया अशा प्रकारे यच्चयावत सर्व कर्मे पूजाद्रव्ये करावयाची ही दृष्टी आहे जगात फक्त तीनच वस्तू जो वैराग्यमय साधन मार्ग गीता आपल्या मनावर ठसवू पाहत आहे त्या मार्गाला गीता भक्तिमय स्वरूप देत आहे त्यातील कर्मपणा काढून टाकीत आहे व त्यामुळे सुलभता आणीत आहे आश्रमात एखाद्याला जर खूप काम पडले तर मलाच जास्त काम का पडले असा त्याच्या मनात विचारच येत नाही यात मोठे सार आहे पूजा करणाऱ्याच दोन तासांऐवजी चार तास पूजा करावयास मिळाली तर काय बुआ आज चार तास पूजा करावी लागत आहे असे तो कंटाळून म्हणेल का त्याला अधिकच आनंद होईल आश्रमात हा अनुभव येतो तो, तो अनुभव सर्व जीवनात सर्वत्र आला पाहिजे जीवन सेवा सेवापरायण झाले पाहिजे सेव्य असा तो पुरुषोत्तम त्याच्या सेवेसाठी सदैव उभा असा मी अक्षर पुरुष, अक्षरपुरुष अक्षरपुरुष म्हणजे कधीही न भागणारा सृष्टीच्या आरंभापासून सेवा करणारा सनातन सेवक जसा हनुमान रामासमोर सदैव हात जोडून उभाच त्याला आळस माहीत नाही त्या हनुमानाप्रमाणे चिरंजीव असा हा सेवक उभा आहे असा आजन्मसेवक म्हणजे अक्षरपुरुष परमात्मा ही संस्था जिवंत आहे व मी सेवकही सदैव आहे प्रभु कायम तर मीही कायम तो सेवा घेऊन दमतो की मी सेवा करून दमतो पाहूयाच मौज त्याने दहा अवतार घेतले तर माझेही दहा तो राम झाला तर मी हनुमान तो कृष्ण झाला तर मी उद्धव जितके त्याचे अवतार तितके माझे लागू दे अशी गोड चढावड परमेश्वराची अशी युगानुयुगे सेवा करणारा कधीही नाश न पावणारा असा हा जीव हा अक्षर पुरुष, तो पुरुषोत्तम स्वामी आणि मी त्याचा अशी भावना सारखी हृदयात धरावयाची आणि ही हरघडी बदलणारी अनंत रुपांनी नटणारी सृष्टी ही सारी पूजेची साधने सेवेची साधने करावयाची प्रत्येक क्रिया म्हणजे पुरुषोत्तमाची पूजा सेव्य परमात्मा पुरुषोत्तम सेवक जीव हा अक्षरपुरुष परंतु ही साधनरूप सृष्टी क्षर आहे ती क्षर आहे यात मोठा अर्थ आहे सृष्टीचे हे दूषण नसून भूषण आहे त्यामुळे सृष्टीत नित्य नवीनता आहे कालची फुले आज चालावयाची नाहीत ती निर्माल्य झाली सृष्टी नाशिवंत आहे ती निर्माल्य झाली सृष्टी नाशिवंत आहे हे मोठे भाक्य आहे हे सेवेचे वैभव आहे रोज नवीन फुले सेवेला त्याप्रमाणेच हे शरीर सुद्धा नवीन नवीन धारण करून परमेश्वराची सेवा करेन माझा साधनांना रोज नवीन स्वरूप देईन व त्याने त्याची पूजा करेन नाशिवंतामुळे सौंदर्य आहे चंद्राची कला आजची उद्या नाही चंद्राचे रोज निराळे लावण्य द्वितीयेचा तो वर्धमान चंद्र पाहिला म्हणजे केवढा आनंद होतो शंकराच्या बालप्रदेशावर ती द्वितीयेची चंद्रशोभा प्रगट झाली आहे अष्टमीच्या चंद्राचे सौंदर्य विशेष असते अष्टमी आकाशात वेचक दिसत असतात पौर्णिमेला चंद्राच्या तेजाने तारका दिसतच नाही पौर्णिमेला परमेश्वराचा मुखचंद्र दिसतो अमावस्येचा आनंद तर फार गंभीर असतो अमावस्येच्या रात्री केवढी निस्तब्ध शांतता असते चंद्राचा जुलमी प्रकाश नसल्यामुळे लहान मोठे अगणित तारे पूर्ण स्वातंत्र्याने चमचम करीत असतात अमावस्येला स्वातंत्र्याचा पूर्ण विलास असतो आपल्या तेजाने दिमाग दाखविणारा चंद्र आज येथे नसतो स्वतला प्रकाश देणाऱ्या सूर्याशी त्या दिवशी तो एकरूप झालेला असतो परमेश्वरात मिळून गेलेला असतो जीवाने स्वात्मार्पण करून जीवाने स्वात्मार्पण करून आपणापासून जगाला यत्किंचितही त्रास पोचू नये असे जणू त्या दिवशी तो दाखवित असतो चंद्राचे स्वरूप क्षर आहे बदलते आहे परंतु ते निरनिराळा आनंद देते सृष्टीचा नाशिवंतपणा म्हणजेच तिची अमरता सृष्टीचे रूप झुळूझुळू वाहून राहिले आहे ही रूपगंगा जर वाहत नसेल तर तिचे डबके होईल नदीचे पाणी अखंड वाहत असते पाणी सारखे बदलते आहे हात हेम गेला दुसरा आला ते पाणी जिवंत राहते वस्तूतील आनंद नवीनपणामुळे वाटतो ग्रीष्म ऋतूत देवाला निराळीस फुले पावसाळ्यात त्या हिरव्यागार दुर्वा वहावयाच्या शरद ऋतूत ती रमणीय कमळे व्हावयाची तत्त ऋतुकालोद्भव फलपुष्पानी देवाची पूजा करायची यामुळे ती पूजा यामुळे ती पूजा टवटवीत नित्य नवीन वाटते कंटाळा येतच नाही लहान मुलांना क का काढून देतात आणि म्हणतात गिरव जाड कर ती क ची कटकट मुलाला कंटाळा आणते अक्षर जाडे का करायचे त्याला समजत नाही तो पेन्सिल आडवी धरून ते अक्षर लवकर जाडे करतो परंतु पुढे नवीन अक्षर त्यांचे समुदाय तो पाहतो निरनिराळी पुस्तके तो वाचू लागतो साहित्यातील नानाविध सुमनमालांचा अनुभव तो घेतो त्याला अपार आनंद होतो तसेच सेवा प्रांतात आहे नवीन नवीन साधनांमुळे सेवेची हौस वाढते सेवावृत्तीचा विकास होतो सृष्टीचा नाशिवंतपणा रोज नवी फुले फुलवून राहिला आहे गावाजवळ स्मशान आहे म्हणून गावाला रमणीयता आहे जुनी माणसे जात आहेत नवीन बाळे जन्मत आहेत सृष्टी नवीन वाढत आहे बाहेरचे ते स्मशान जर नाहीसे कराल तर ते घरात येऊन बसे तुम्ही कंटाळाल तीस तीस माणसे अखंड पाहून उन्हाळ्यात उन्हाळा असतो पृथ्वी तापते परंतु यामुळे त्रस्त होऊ नका हे रूप बदलेल पावसाचे सुख अनुभवण्यासाठी तापले पाहिजे जमीन जर खूप तापून निघालेली नसेल तर पाऊस पडताच केवळ चिखल होईल तृणधान्ये नटणार नाहीत मी एकदा उन्हाळ्यात हिंडत होतो डोके तापत होते आनंद वाटत होता मला एक मित्र म्हणाला डोके तापेल त्रास होईल मी म्हटले ही खालची माती तापत आहे हा मातीचा गोळाही तापू दे जरा डोके तापलेले असावे आणि मग ती पावसाची धार यावी कसा आनंद असतो परंतु जो उन्हात तापत नाही तो पाऊस आला तरीही पुस्तकात डोके खुपसून बसेल घरातील खोलीत त्या थडग्यातच बसून राहील बाहेरच्या या विशाल अभिषेक पात्राखाली उभा राहून नाचणार नाही परंतु तो आमचा महर्षी मनू तो मोठा रसिक व सृष्टीप्रेमी तो स्मृतीत लिहितो पाऊस पडू लागला म्हणजे सुट्टी द्यावी पाऊस पडत असताना आश्रमात का घोकीत बसावयाचे पावसात नाचावे गावे सृष्टीशी एकरूप व्हावे पावसात पृथ्वी व आकाश एकमेकांस भेटत असतात ते थोर दृश्य केवढे आनंददायी असते ही सृष्टी स्वतः शिक्षण देऊन राहिली आहे सारांश सृष्टीची क्षरता नाशिवंतता म्हणजे साधनांची नवीनता अशी नवनव प्रसवा साधनदात्री ही सृष्टी कमर कसून सेवेसाठी उभा असा तो सनातन सेवक आणि तो सेव्य परमात्मा आता चालू देखील तो परमपुरुष पुरुषोत्तम नीर निरनिराळी सेवासाधने देऊन माझ्याकडून प्रेममुलक सेवा घेऊन राहिला आहे तो मला नाना साधने देऊन खिळवून राहिला आहे निरनिराळे प्रयोग माझ्याकडून करवून राहिला आहे अशी ही दृष्टी जर जीवनात आली तर केवढा आनंद लाभणार आहे खंड पंच्याऐंशी अहम शून्यसेवा म्हणजेच भक्ती आपली प्रत्येक कृती भक्तिमय व्हावी अशी गीतेची इच्छा आहे घटका अर्ध घटका परमेश्वराची पूजा करतात ती ठीकच आहे सकाळी व सायंकाळी सुंदर सूर्यप्रभा रंगली असता चित्त स्थिर करून तास अर्धा तास संसार विसरणे व अनंताचे चिंतन करणे हा उत्कृष्ट विचार आहे हा सदाचार नयेच सोडू परंतु गीतेला एवढ्याने समाधान नाही सकाळपासून सायंकाळपर्यंत यच्चयावत ज्या तमाम क्रिया हातून होतील त्या सर्व भगवंताच्या निमित्त भाव्या। स्नान करताना जेवताना झाडताना त्याचे स्मरण असावे मी हे माझ्या प्रभूचे जीवन राजाचे अंगण झाडून राहिलो आहे असे झाडताना वाटावे सारी कर्मे अशा दृष्टीने पूजा कर्मे व्हावी ही दृष्टी आली तर पहा वर्तनात कसा फरक पडतो तो पूजेसाठी फुले कशी काळजीने वेचतो ती परडित नीट ठेवतो ती दाबली जाऊ नयेत म्हणून जपतो ती मलिनं होऊ नयेत म्हणून नाकासही लावित नाही त्याप्रमाणे जीवनातील दैनंदिन सर्व कर्मात दृष्टी आवी। हा माझा गाव येथे शेजाऱ्यांच्या रूपाने माझा नारायण नानतो हा गाव मी स्वच्छ करीन निर्मळ ठेवीन गीतेला अशी ही दृष्टी द्यावयाची आहे तमाम कर्मे म्हणजे प्रभूपूजा या गोष्टीची गीतेला हौस आहे गीतेसारख्या ग्रंथराजाला घटका अर्ध घटका पूजेने समाधान नाही सारे जीवन हरिमय व्हावे पूजारूप भावे हा गीतेला हव्यास आहे पुरुषोत्तम योग सांगून कर्ममय जीवनाला गीता पूर्णता देत आहे तो सेव्य पुरुषोत्तम मी त्याचा सेवक व सेवेचे साधन अशीही सृष्टी या गोष्टीचे एकदा दर्शन झाले म्हणजे मग आणखी काय पाहिजे तुकाराम म्हणून राहिले आहे, झाली या दर्शन करी न मी सेवा आणि कही देवा न लगे दुजे मग अखंड सेवाच हातून होईल मी म्हणून कोणी नाही असे होईल मी माझेपणा पुसून जाईल सारे त्या भगवंतासाठी परार्थ जिजावे याहून अन्य विषयच राहणार नाही माझ्यातील मी काढून टाकून हरिपरायण असे मी माझे जीवन रचावे भक्तिमय जीवन करावे असे गीता परोपरीने सांगत आहे सेव्य परमात्मा मी सेवक व साधनरूप ही सृष्टी परिग्रहाचे नावच पुसून टाकले जीवनात दुसऱ्या कशाची चिंताच नाही खंड शहाणशी लक्षण, मी पुरुष तो पुरुष हाही पुरुष अशा प्रकारे कर्मात भक्ती मिसळावयाची हे आतापर्यंत आपण पाहिले परंतु त्यात ज्ञानही पाहिजे एरवी गीतेला समाधान नाही परंतु याचा अर्थ असा नाही की या वस्तू वेगवेगळ्या आहे। आहेत बोलण्यासाठी म्हणून आपण अलग अलग भाषा वापरतो इतकेच। कर्म म्हणजेच भक्ती भक्ती निराळी कर्मात मिसळावयाची असे नाही तीच गोष्ट ज्ञानाची हे ज्ञान कशाने मिळेल गीता सांगते सर्वत्र पुरुषदर्शनाने हे ज्ञान मिळेल तू सेवा करणारा सनातन सेवक तू सेवा पुरुष तो पुरुषोत्तम सेव्य पुरुष आणि नाना रूपधारिणी नाहती सृष्टी ही ही पुरुषच ही दृष्टी ठेवायची म्हणजे काय सर्वत्र अव्यंग निर्मळ सेवाभाव ठेवायचा तुझ्या पायातील चप्पल करकर वाजत आहे थोडे तेल दे तिला तेथे परमात्म्याचाच अंश आहे ती चप्पल नीट राख तो सेवा साधन चरखा त्याला तेल घाल तो ओरडत आहे नेती नेती सूत कात नाही तो चरखा ते सेवा साधन म्हणजे ही पुरुषच त्याची माळ त्याचे ते जानवे नीट ठेव सारी सृष्टी मान, ती जड नको समजू ओंकार असे सुंदर गाणे गाणारा तो चरखा तो का परमात्म्याची स्मूर्ती आहे तो पोळ्याच्या दिवशी अहंकार सोडून बैलाची पूजा आपण करतो फार थोर आहे ही गोष्ट पोळ्याची कल्पना रोज मनात राखून बैलाला चांगले राखून त्यापासून योग्य ते काम घ्या पोळ्याच्या दिवशीची भक्ती त्यास दिवशी संपली असे न होवो बैल म्हणजे परमात्म्याचीच मूर्ती तो नांगर ती शेतीची अवजारे ती नीट राखा सेवेची सर्व साधने पवित्र आहेत केवढी विशाल आहे ही दृष्टी पूजा करणे म्हणजे गुलाल गंधाक्षत फुले वाहणे नवे। ही भांडी आरशासारखी ठेवणे ही भांड्यांची पूजा दिवा स्वच्छ पुसावयाचा ही त्याची पूजा विळ्याला धार लावून शेतीच्या कामासाठी तयार ठेवायचा ही त्याची पूजा दाराचे बिजाघर गंजून गेले त्याला तेल लावून संतुष्ट करणे ही त्याची पूजा जीवनात सर्वत्रही दृष्टी आणावयाची सेवाद्रव्य उत्कृष्ट व निर्मळ राखावयाचे सारांश मी अक्षर पुरुष तो पुरुषोत्तम वही साधन साधनरूप सृष्टी सर्व पुरुषच परमात्माच सर्वत्र एकच चैतन्य खेळून राहिले आहे ही दृष्टी आली म्हणजे आपल्या कर्मातही ज्ञान आले कर्मामध्ये कर्मा भक्ती होतली आता ज्ञानही ओतले व अपूर्व असे जीवनाचे दिव्य रसायन बनविले गीतेने शेवटी अद्वैतमय सेवेचा मार्गावर आपण सांडले सर्व सृष्टीत तीन पुरुष उभे आहेत एकाच पुरुषोत्तमाने ही तिन्ही रूपे घेतलेली आहेत तिन्ही मिळून एकच पुरुष आहे केवळ अद्वैतच आहे गीतेने परमोच्च शिखरावर येथे आपणा सांडून सोडले कर्म भक्ती ज्ञान एकरूपच झाली जीव शिव व सृष्टी एकरूप झाली कर्म भक्ती ज्ञान यात विरोधच राहिला नाही ज्ञानदेवांनी अमृतानुभवात महाराष्ट्राला आवडता दृष्टांत दिला आहे देव देऊळ परिवारू कि जे कोरुनी डोंगरू तैसा भक्तीचा बेभारू का न होवा एकच दगड पोखरला तेथे दगडाचेच मंदिर त्या मंदिरात दगडाचाच कोरलेला देव आणि त्या देवासमोर दगडाचाच एक भक्त व त्याच्याजवळ दगडातच कोरलेली फुले हे जसे सारे त्या एका दगडाच्याच लेण्यात करतात एकच अखंड दगड तेथे सर्व रूपांनी नटलेला असतो तसे भक्तीच्या व्यवहारातही का होऊ नये स्वामी सेवक संबंध राहूनही ऐक्य का होणार नाही ही बाह्यसृष्टी हे पूजा द्रव्य निराळे असूनही ते आत्मरूप का न व्हावे तिन्ही पुरुष एकच आहेत ज्ञान कर्म भक्ती तिन्ही मिळून एक विशाल जीवनप्रवाह करावयाचा असा हा परिपूर्ण पुरुषोत्तम योग आहे सेवक स्वामी व सेवाद्रव्य एकरूपच असून प्रेमाचा खेळ खेळावयाचा असा हा पुरुषोत्तम योग ज्याच्या हृदयात बिंबला तोच खरी भक्ती करतो सर्वज्ञ तो सर्व भावे भजे मज असा पुरुष ज्ञानी असूनही संपूर्ण भक्त असतो ज्याच्या ठिकाणी ज्ञान आहे त्याच्या ठिकाणी प्रेम आहेच परमेश्वराचे ज्ञान व परमेश्वराचे प्रेम या अलग गोष्टी नाहीत कारले कडू असे ज्ञान उत्पन्न झाले तर प्रेम उत्पन्न होत नाही एखादा अपवाद असेल परंतु कडूपणा कळला की त्याचा कंटाळा आलाच पण खडीसाखरेचे पण खडीसाखरेचे ज्ञान होताच ते विरघळू लागते लगेच प्रेमाचा झरा उत्पन्न होतो परमेश्वराच्या बाबतीत ज्ञान होणे आणि प्रेम उत्पन्न होणे या गोष्टी एकरूप आहेत परमेश्वराच्या रूपाची गोडी त्याला का रद्दी साखरेची उपमा द्यावयाची त्या मधुर परमेश्वराचे ज्ञान झाले की तक्षणेवही उत्पन्न होईल ज्ञान होणे व प्रेम होणे या दोन भिन्न क्रिया जणू आहेत अद्वैतात भक्ती आहे की नाही याचा वाद घालीत नका बसू ज्ञानदेवांनी म्हटले आहे हेची भक्ती हेची ज्ञान एक विठ्ठलची जाणं भक्ती व ज्ञान ही एकाच वस्तूची दोन नावे आहेत परमभक्ती जीवनात आली म्हणजे मग कर्म हे भक्ती व ज्ञान यापासून वेगळे असत नाही कर्म भक्ती व ज्ञान मिळून एकच रमणी या रमणीय रूपातून अद्भूत प्रेममय व ज्ञानमय सेवा सहजच निर्माण होते आईवर माझे प्रेम आहे परंतु हे प्रेम कर्मात प्रगट झाले पाहिजे प्रेम हे सदैव राबत असते सेवेत प्रगट होत असते प्रेमाचे बाह्यरूप म्हणजे सेवा प्रेम अनंत सेवा कर्माने नटून नाचते प्रेम असले म्हणजे ज्ञानही तेथे येते म्हणजे ज्ञानही प्रेम असले म्हणजे ज्ञानही तेथे येते ज्याची सेवा करावयाची त्याला कोणती सेवा आवडेल याचे ज्ञान मला पाहिजे नाहीतर सेवाही गैरसेवा व्हावयाची सेव्य वस्तूचे ज्ञान प्रेमाला पाहिजे प्रेमाचा प्रभाव कार्याकण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे परंतु मुळात प्रेम पाहिजे ते नसेल तर ज्ञान निरुपयोगी प्रेमाने होणारे कर्म साध्या कर्माहून निराळे असते शेतावरून थकून आलेल्या मुलाकडे म्हातारी आई प्रेमाने बघते थकलास हो बाळ असे म्हणते परंतु त्या लहानशा कर्मात केवढे सामर्थ्य असते जीवनातील सर्व कर्मांमध्ये ज्ञान व भक्ती होता याला खंड सत्या सर्व वेद सारा सर्व वेदांत पर वेदांटीत सारे पुरुषोत्तम योग हा वेद कोठे है वेदांउज है वेदां सार कोठे है अध्यायाच आरंभी ज्यादा पानी वेद अरे तो वेद या झाडांच्या पानापानात भरलेला आहे वेद त्या संहितेत तुझ्या पोथीत लपलेला नाही तो विश्वात सर्वत्र फाकलेला आहे तो इंग्रज कवी शेक्सपियरही सांगून राहिला आहे वाहत्या झऱ्यात सद्ग्रंथ भेटतात पाषाणांतून प्रवचने ऐकू येतात सारांश वेद संस्कृतात नाहीत संहितेत नाहीत ते सृष्टीत आहे सेवा करा म्हणजे दिसतील प्रभाते करदर्शनम आपला तळहात पहावा सर्व वेद त्या हातात आहे सेवा कर असे तो वेद म्हणतो काल हात श्रमला आहे की नाही आज श्रमावयास तयार आहे की नाही त्याला घट्टे पडले आहेत की नाही ते पहा सेवा करून हात झिजले म्हणजे ब्रह्म लिखित उघडते असा प्रभाते करदर्शनचा अर्थ आहे वेद म्हणे आहे कोठे अरे तुझ्याजवळच आहे तो तुम्हा आम्हास हा जन्मतःच वेद प्राप्त झालेला आहे मीच जिवंत वेद आहे सर्व परंपरा आत्तापर्यंतची माझ्या जिरली आहे त्या परंपरेचे मी फळ आहे त्या वेदबीजाचे फळ तेच तर मी माझ्या फळात अनंत वेदांचे बीज मी साठविले आहे माझ्या पोटात वेद पाच पट मोठा झाला आहे सारांश वेदांचे सार आपल्या हातात आहे सेवा प्रेम व ज्ञान यावर जीवन रचावयाचे आहे म्हणजेच हातात वेद आहे मी अर्थ करीन तोच वेद वेद बाहेर नाहीत वेदाचा तो अर्थ अमासीच ठावा असे सेवामूर्ती संत म्हणतात सर्व वेद मलाच जाणतात मी सर्व वेदांचा अर्क पुरुषोत्तम असे भगवान सांगून राहिले आहेत असे हे वेदांचे सार हा पुरुषोत्तम योग आपण जर जीवनात मुरवू शकलो तर केवढा आनंद आहे मग तो पुरुष जे करतो त्यातून वेदच प्रगट होतो असे गीता सुचवीत आहे या अध्यायात सर्व गीतेचे सार आहे गीतेची शिकवण येथे पूर्णपणे प्रगट झाली आहे ती जीवनात उतरविण्यासाठी सर्वांनी रात्रंदिवस झटावे दुसरे काय रविवार एकोणतीस मे एकोणीशे